वाल्मिकी रामायण कांड सर्ग अडतीसा ती चिरनेसली आणि नाथ हा सूनही अनाथासारखी झाली तेव्हा सर्व जनाने दशरथा तुला धिक्कार असो असा आक्रोश केला त्या प्रचंड आवाजाने राजा दुखी झाला त्याने दुखाचा उष्ण उसाचा टाकला आणि त्या आपल्या भारेला तो म्हणाला ही सुकुमारी आहे अजून लहान बाला आहे सतत सुखात वाढलेली आहे वनात नेण्यासाठी योग्य नाही असे ते माझे गुरु म्हणाले ते सत्य आहे ही राजश्रेष्ठाची मुलगी बापडी कोणाचे काय करणार आहे म्हणून तिने वनात जन्... जन्मलेल्या एखाद्या नावगाव नसलेल्या कष्टकरी स्त्रीप्रमाणे चिरनेसावे जनकाच्या कन्याने चिरव स्त्री दूर टाकावी तसे वचन काही मी पूर्वी दिले नव्हते ही राजपुत्री सर्व रत्नांनी पूर्ण अलंकृत होऊनच आपल्या मनाप्रमाणे बनत जे जिवंत राहण्याची माझी पात्रता नाही मी निर्दयपणाने वचन दिले हे खरे तरी मी काही विवेक ठेवून दिले तुझ्या बालिशपणामुळे अपराध केला असला तरी हे अधमस्त वैदहीने काय अपकार केलेला तुला दिसला हरिणेसारख्या ने प्रफुल्ल नेत्रांचे मृदुस्वभावाचे मानिने जनक कन्या तुझा कसला अपकार करणार आहे पापिष्ठे रामान हकालेस तेवढे पुरेसे नायका झाले आणखी काही क्षुद्रपणाची बापे करून तू काय मिळवणार आहेस देवी राम येथे अभिषेका करता म्हणून आला असताना तू त्याला जे बोललीस ते बोलताना मी ऐकले आणि तेवढेच मान्य केले पण मैथिलेला चिरवस्त्रातलेले पाहू इच्छितेस हा तुझा अतिक्रम आहे त्याने तू नरकाला जाऊ असे बोलणाऱ्या खाली मान घालून बसलेल्या पित्याला वनाला निघालेला राम धर्मनिष्ठ महाराज माजी माता कौशल ती वृद्ध है क्षूद्रभाव ना कर सोड़ गोक सागर बुड़ा कभी संकट न अभवाल तिना तुम्हें अधिक मनाने वगवा महाराज पुत्रा परागा लोभ करना मी शोकाने सुकून जाऊन जीव टाकून मरण पा अशा रीतीने आपण त्याची व्यवस्था ठेवावी अयोध्याकांडाचा अडतीसावा सर्ग समाप्त